स्कंध सातवा अध्या एकोणीसावा राजा हरिश्चंद्र सर्व राज्य दान देतो राजाचे भाषण ऐकून तो द्विजरुपी विश्वामित्र काहीसे हास्य राजाला म्हणाला हे राजा ह्या नदीचे पाणी म्हणजे पुण्यतीर्थ आहे ते पवित्र पाणी पापाचा नाश करणारे आहे म्हणून या उदकात स्नान करून तू शुचिरभूत हो आणि पितरांचे तर्पण कर हे प्रजापते ही वेळ आणि हे स्थान अत्यंत शुभ आहे म्हणून या तीर्थात स्नान करून पावन हो आणि याच ठिकाणी मला यथाशक्ती दान दे या अशा महापुण्यकारक तीर्थावर जाऊनही जो येथे स्नान केल्यापासून परत जातो तो, तो आत्मघातकी आहे असे समज अशा प्रकारचे हे स्थान महात्म्य स्वयंभूव हो मनूने सांगितलेले आहे म्हणून हे भूपेंद्रा या तीर्थक्षेत्रावर दान करून तू यथेष्ट पुण्य प्राप्त करून घे नंतर मी तुला नगराचा मार्ग दाखवतो त्याप्रमाणे तू परत जा हे ककुस्त कुलोत्तन्ना राजा हरिश्चंद्रा हे निष्पा तू दिलेल्या दानाने संतुष्ट होऊनच मी मार्ग दाखवण्यासाठी आज तुझ्या बरोबर येईन त्या ब्राह्मणाचे भाषण ऐकून राजाने अंगावरील वस्त्रे काढली एका वृक्षाला अश्वाला बांधून तो मुनीवर विश्वास ठेवून स्नान करण्यास नदीत उतरला त्या विपराचे कपट निष्पाप लक्षात आले नाही त्यांचे दैवच फिरले असल्याने राजा त्या कपटी ब्राह्मणाच्या जाळ्यात पूर्णपणे फसला राजाने स्नान करून देवांचे आणि पितरांचे तर्पण केले तो विप्रा हात जोडून म्हणाला हे hey, ब्राह्मण श्रेष्ठा मी आपणास काही दान आत्ताच देतो गायी भूमी सुवर्ण हत्ती घोडे रथ पालखी यापैकी आपणास ज्याची इच्छा असेल ते आपण यावेळी मागून घ्या मला न देता या पृथ्वीवर काहीही नाही मी मागेल त्याला मागितलेले दान या क्षेत्रावर देण्यास तयार आहे पण कोणीही काहीही मागितले तरी चालेल मी ज्यावेळी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ केला त्यावेळी हे व्रत मी स्वीकारलेले आहे आणि ते सर्व मुनीच्या साक्षीने व्रत घेतले आहे तेव्हा हे मुनीश्वरा आपण या पवित्र तीर्थावर आलाच आहात म्हणून जो काही आपला मनोरथ असेल तो सत्वर सांगा मी तो पूर्ण करीन। राजा बोलने ऐको विश्वामित्रे भूपाला मी तुझी पसरले की प्रत्यक्ष वशिष्ठ ही हरिश्चंद्रा सारा दाता शोधन ही आन्मासा महाभाग्यवान उदार त्रिशंकू का तू पुत्र हैस राजा सर्वाधिकारी आस हे राजा पृथ्वी पर आज तुझा तुझ्यासारखा दाता खरोखरीच झाला नाही आणि यापुढेही होणार नाही म्हणून हे दानशुरा करीत आहे हे महाभाग्यू मला विपुल द्रव्य दे राजा म्हणाला हे ब्राह्मण श्रेष्ठा आपण यथे पुत्राचा विवाह करा आपण जितकी लागेल तेवढे धन देण्यास मी तयार आहे राजाचे बोलणे राजाला फसवण्याच्या बुद्धीने तेथे आलेल्या विश्वामित्राने गंधर्वाची माया उत्पन्न करून एक सुंदर पुत्र आणि दहा वर्षाची मनोहर कन्या त्याला दाखवली आणि म्हणाला हे राजेश्वरा आता तूच या उभयतांचा विवाह सिद्धीच नाही राजसूय यज्ञ करून जेवढे पुण्य प्राप्त होणार आहे त्यापेक्षा अधिक पुण्य एखाद्या ग्रहस्थाचा विवाह करून देण्यात आहे अशा प्रकारे राजा त्या विश्वामित्राच्या मायेने पूर्ण मोहित झाला आणि त्याला होकार दिला नंतर ब्राह्मणाने राजाला योग्य तो रस्ता दाखवताच राजा आपल्या नगराकडे परत आला इकडे द्विजरुपी विश्वामित्रसवणूक करून परत स्वस्थानी निघून गेला नंतर काही वेळ निघून गेल्यावर विश्वामित्राने पुन्हा पूर्वीचे द्विजरूप धारण केले आणि तो राजाकडे गेला तो राजाला म्हणाला महाराजा माझेकडे विवाहाची सर्व झाली आहे आपण चलावेळी आणि माझ्या पुत्राचा दिलेल्या वचनाप्रमाणे विवाह करावा राजा त्वरेने अश्वारुढ होऊन विवाहस्थळी आला तेथे विवाहवेदी वगैरे सर्व सिद्धता अगोदरच करून ठेवली होती ब्राह्मणाने राजाना आसन देऊन स्थानापन्न केले नंतर विधीयुक्त विवाह कर्म आटोपल्यावर तो द्विजरुपी विश्वामित्र राजाला म्हणाला हे भूपेंद्रा या विवाहवेदीमध्ये असतानाच तू मला योग्य असे दान दे म्हणजे मी संतुष्ट होईन राजा म्हणाला हे द्विजय श्रेष्ठा आपण जे हवे असेल ते मागा मी खचित ते देईन या संसारातील कोणतीही अद्य वस्तू मागितली तरीही मी ती आपल्याला देईन कारण मला चांगले यश प्राप्त व्हावे एवढीच माझी इच्छा आहे वैभवाने काही परलोकीच्या सुखाचे यश प्राप्त होत नाही म्हणून ते जीवन व्यर्थ झाले विश्वामित्र अत्यंत धूर्तपणे आणि कपटाने म्हणाले तर मग हे राजा गज अश्व रथ रत्ने आदी सर्व साहित्य यांनी संपन्न असलेले तुझे सर्व राज्य ह्या ठिकाणच्या पवित्र विवाह वेधीमध्ये या वराला अर्पण कर त्या विश्वामित्राच्या मायाजलात पूर्णपणे फसलेल्या राजाने ते ब्राह्मणाचे भाषण ऐकले आणि अत्यंत आनंदाने राजा म्हणाला हे ब्राह्मण श्रेष्ठा या पवित्र विवाह वेदित राहून मी सांगतो की मी ऐश्वर्यासह आपले सर्व राज्य या वधूवराना अर्पण केले आहे त्यांनी त्याचा यथेच उपभोग घ्यावा अशा प्रकारे मागचा पुढचा विचार न करता विश्वामित्राचे कपटजाल न समजल्यामुळे राजाने राज्य दान करून टाकले विश्वामित्र म्हणाला हे राजा तुझ्या दानाचा मी स्वीकार केला असे म्हणून विश्वामित्र पुढे म्हणाला हे राजेंद्रा दान तर दिलेस पण आता दानाला योग्य अशी दक्षिणा मला दे कारण दक्षिणे रहित दिलेले दान हे व्यर्थ होय म्हणून मी मागेन ती दक्षिणा मला दे त्या ब्राह्मण श्रेष्ठाचे ते भाषण ऐकून राजाला परम आश्चर्य वाटले पण तसे न दर्शविता तो म्हणाला हे मुनीश्रेष्ठा मी आपणास दान तर दिलेच आहे आता त्या दानास योग्य अशी मी किती दक्षिणा आपणास देऊ ते सांगा दान आणि दक्षिणा यांचे प्रमाण काय असते हे आपण मला निश्चिंतपणे सांगितले म्हणजे उचित अशी दक्षिणा देऊन मी हे दान पूर्ण करीन आपण त्याविषयी निश्चिंत रहा। विश्वामित्र म्हणाला हे राजन आता योग्य ती दक्षिणा मी तुला सांगतो तू तु दिलेल्या दानासाठी मला अडीच भार सुवर्णाने पूर्ण अशी दक्षिणा देवर्णाच्या एका तुलेत चारशे तोळे सुवर्ण असते अशा वीस तुला दिल्या असता एक भार होतो सांप्रत पन्नास तुला देणे इष्ट आहे राजाने अत्यंत विस्मयचकित होऊन ब्राह्मणास दानावर देण्यात येणारी दक्षिणा पूर्णपणे देण्याचे वचन दिले नंतर राजा उठून जाऊ लागला तोच राजाचा शोध करीत अरण्यापूर्वी इतस्त चुकलेले सैनिक राजा आले आपला राजा दृष्टीस पडताच त्यांना फार आनंद झाला आणि ते प्रसन्न वदनाने राजाची स्तुती करू लागले पण राजा विचारात मग्न होता त्या सैनिकांनी केलेली स्तुती ऐकूनही राजाने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही तो झाल्या गोष्टी बद्दल विचार करीत आपल्या सैन्यासह राजधानीत परत आला तो आपल्या अंतपुरात गेला त्याचे विचार जोरात सुरू फिरू लागले तो मनाशीच म्हणाला आता मी काय करावे मी अगोदर राज्याचे दान दिले असल्याने आता मी निर्धन झालो मग ही दक्षिणा मी आता कशा प्रकारे द्यावी एवढे सुवर्ण कोठून आणावे खरोखरच त्या विजयश्रेष्ठाने कपटाने लुटले कारण सर्व ऐश्वर आणि साधनासह मी त्याला राज्याचे दान दिले वर दानास योग्य म्हणून अडीच भार सुवर्णाची दक्षिणा देण्याचे वचन दिले खरेच माझी मती भ्रष्ट पावली काय अरे रे त्या ब्राह्मणाने माझी घोर प्रतारणाच केली आहे दैवाची लिला अनाकलनीय पुढे कसे करावे अशा तऱ्हे व्याकुळ होऊन राजा अंतपुरात राजाला चिंताग्रस्त झालेला पाहून त्याच्या शैब्या नावाच्या राणीने राजा दुःखाचे कारण विचारले ती म्हणाली हे प्रभू आज आपण इतके चिंताग्रस्त का झाला आहात आता खरे म्हणजे आपला पुत्र परत आला असून आपण सर्वोत्कृष्ट राजसूय पूर्ण केला आहे अशा वेळी आपल्याला काय चिंता आहे ते मला सांगा महाराज साक्षात वरुणही आता समाधानी झाला आहे आपणाला आता एकही शत्रु या भूमीवर नाही असे असताना आपण शोक का करीत आहात या पृथ्वीवर आपल्यासारखा कृथार्थ राजा दुसरा नाही माणसाला काळजी निर्माण झाली म्हणजे देह क्षीण होऊ लागतो खरोखर चिंता म्हणजे प्रतिमृत्यूच होय म्हणून हे नृप्रेष्ठ आपण आपल्या चिंतेचा त्याग करा। करायचे ते सहानुभूतीचे शब्द ऐकून राजाला किंचित बरे वाटले त्याने आपल्या चिंतेचे सत्य तेच कारण आपल्या पत्नीच निवेदन केले राजा शोकग्रस्त झाल्याने त्या दिवशी त्याने अन्नही घेतले नाही त्याला सुखाने निद्रा येईना अशा परिस्थितीस दुसरा दिवस उगवला प्रातकाळी सत्वर उठून त्याने स्नानसंध्यादी विधी उरकले आणि तसाच तो चिंता व्याकुळ होऊन विचार करीत असता धरे विश्वामित्र आल्याचे सेवकांनी राजाला सांगितले राजाला फसवून त्याचे सर्व वैभव दान घेणारा तो विप्रत येथे आला त्याने राजाला प्रणाम केला आणि राजाला निष्ठुरतेने म्हणाला हे राजेंद्रा तू हे सर्व मला वैभव आणि साधनांसह दान दिले आहेस तेव्हा वचनाप्रमाणे तू राज्य आणि मला हे अर्पण करू मला सत्वर दे आपला शब्द खरा कर राजा हरिश्चंद्र आपल्या वचनाप्रमाणे वागण्यास सिद्ध होऊन द्विजरुपी विश्वामित्रास म्हणाला हे ब्राह्मण श्रेष्ठा मी खरोखरीच माझे राज्य वैभवासह हा आपणास दिले आहे ते आता तुमचेच झाले आहे मी आता राज्यत्याग करून दूर दुसरीकडे कोठेही निघून जाईन आपण त्याविषयी किंचितही संशय बाळगू नका हे प्रभू आपण विधीपूर्वक कर्म करून माझे सर्व राज्य वैभव साधना सहित हरण केले आहे म्हणून हे द्विजय श्रेष्ठा सांप्रत सुवर्ण दक्षिणा देणे मला अशक्य आहे पण तरीही मला धन मिळाल्यावर मी आपली दक्षिणा आपणाला आणून देईन मला कुठेतरी कष्ट करून द्रव्य मिळेल आणि मी देऊन माझे वचन सत्य करेल माधवी नावाच्या पत्नी मी माझे सर्व राजेश्वरी या ब्राह्मण श्रेष्ठास अर्पण केले आहे यात फक्त तीनच व्यक्ती मुख्य आहेत त्या म्हणजे पत्नी पुत्र आणि मी तेव्हा आता हे वैभव सोडून मी सत्वर दूर जात आहे आता रत्ने सुवर्ण गज अश्व रथ्यादी राजवैभवासह राज्याचा आणि तो सत्वर वेगाने आपल्या राजगृहाबाहेर पडला राजा निघून जाताच राजाच्या मागोमाग पत्नी आणि पुत्रही दुःख व्याकुळ होऊन राजाच्या मागोमाग निघाले अशी विकलस्थिती प्राप्त होऊन ते तिघेजण मार्गातून निघून जात असता सर्व प्रजाजन दुखाने विव्हल झाले सर्वत्र आणि हाकार उडाला प्रजा वियोगाने प्रजाजन म्हणाले अरे राजेंद्रा तुला ही बुद्धी कशीरे सुचली हे नृपनाथा तू हे काय करून बसलास हे प्रजापते आता वनवासात होणारे क्लेश तुला सहनरी होतील का अरे रे राजा काय हा प्रसंग तुला त्या धूर्त मतलबी दैवाने खरोखरच पूर्णपणे फसवले की रे अरे रे आता आम्ही काय करावे अशा प्रकारे आपल्या प्रिय पत्नी आणि पुत्रासह निघून जात असलेला पाहून राज्यातील सर्व थरातील जनता अत्यंत शोकाकुल झाली आणि त्या दान घेणाऱ्या ब्राह्मणाची ते निंदा करू लागले हा ब्राह्मण कपटी आणि दुष्ट आहे असे आपापसात आप म्हणू लागले राजा वेगाने जात असलेला पाहून तो महादुष्ट विश्वामित्र राजा जवळ गेला आणि माझी दक्षिणा सत्वर देऊन टाक किंवा मी दक्षिणा देणार नाही असे तरी सांग असे राजाला सारखे म्हणू लागला तो म्हणाला राजा तुला दान दिल्याचे दुःख होत असेल तर तुझे हे राजवैभव परत घे नाही माझे दान दक्षिणेसहित मला दे आणि आपले वचन सत्य कर भाषण ऐकून आपल्या वचनात जगण्याची इच्छा असलेला राजा दीनवान झाला त्याने नतमस्तक होऊन त्या विप्राच्या चरणावर डोके ठेवले आणि हात जोडून राजा विप्राशी संभाषण करू लागला अध्याय एकोणीसावा समाप्त